वाल्मिकी रामायण पालकांड स्वर्ग दुसरा नारदांचे ते सांगणे ऐकून बोलण्यात चतुराशा त्या धर्मात्म्याने म्हणजे वाल्मिकीने शिष्यांसह हो महांचा सत्कार केला रीतीप्रमाणे सत्कार झाल्यानंतर देवर्षी नारद बरे आता येतो असे म्हणून त्यांचा निरप घेऊन स्वर्गलोकाकडेच निघून गेले ते देवलोकी केल्यानंतर घटकाभराने वाल्मिकीमुनी गंगेपासून जवळच असलेल्या तमसेकाठी गेले तमसा नदीच्या तीरावर पोचल्यानंतर ते निर्मळ तीर्थ पाहून मागे उभे असलेल्या शिष्याला ते म्हणाले भरद्वाजा हे तीर्थ कसे निर्मळ आहे पहा सज्जनाच्या मनासारखे त्याचे पाणी रमणीय वाटते येथेच कलश खाली ठेव माझे वलकल दे याच उत्कृष्ट तमसा तीर्थात मी भुचकळी मारतो महात्म्या वाल्मिकीने असे म्हटल्यानंतर गुरुसेवापरायण भरद्वाजाने त्यांचे वलकल त्यांना दिले ते शिष्याकडून घेऊन इंद्रियांचा संयम केलेले ते मुनी सर्वत्र घेडू लागले ते न जाता करीद, विहार करीद सुंदर आणि स्तब्ध असे एक जोडपे त्यांना दिसले एवढ्यात मनात नित्य वैर बाळगणाऱ्या एका निषादाने जोडप्यातील नराला त्यांच्या देखत टिपून मारले तो नर मरून पडलेला व रक्ताने लिडबिडलेला जमिनीवर धडपडत असलेल्या पाहून त्याचे भार्या केवीरवाणा शब्द काढून रडू लागले लाल तुरा मिरळीत कामाने उत्तेजित झालेला तो पक्षी तिला बिरगून चालला होता पण त्या सहचर पक्षाने तिच्या पतीने तिला आता सोडले होते निषाधाने पाळलेल्या त्या पक्षाला तशा स्थितीत पाहून धर्मात्म्या ऋषींचे अंतःकरण कळवळले कळवळ्याने हा अधर्म आहे असे वाटून आणि क्रमचीचा शोक ऐकून तो द्विज उद्गारला अरे निशादा ज्या अर्थी क्रौंची जोडप्यातील काम मोहित झालेल्या एकाला तू मारून टाकलेस त्या अर्थी तुला यापुढे कधीही प्रतिष्ठा लावणार नाही अशा प्रकारचे उद्गार त्याने काढले खरे पण नंतर अंतर्मुख होऊन एक विचार त्यांच्या मनात आला या पक्षाच्या शोकाने विवळ होऊन माझ्या तरुण हे काय गेले ते महाज्ञानी होते चिंतन करीत असताना त्या बुद्धिमंतांच्या मनाचा निश्चय झाला आणि मुनी श्रेष्ठ शिष्याला म्हणाले शोकाने विवर होऊन जेमी मी उद्गारलो ते पादबद्ध समान अक्षराने युक्त सूर आणि ताल यांचा मेळ असलेले उद्गार मला यशप्रदच होत अति अकीर्तिकर न होत शिष्यानेही मुनींच्या म्हणण्याला आपली संमती दर्शवली तेव्हा मुनी संतुष्ट झाले तो तो उन, तो त्यांचा तो शिष्य भारद्वास पूर्ण शिक्षित आणि बहुश्रुत होता गुरुचा कलश पूर्ण भरून घेऊन तो त्यांच्या मागोमाग गेला शिष्यासह हो आश्रमात प्रवेश करून धर्मवेद्या ऋषीने तो विषय मनातच ठेवून इतर गोष्टी केल्या त्यानंतर लोक निर्माण करणारे स्वयंभू चतुर्मुख महा ब्रह्मा त्या मुनिश्रेष्ठांना भेटायला आले त्यांना पाहून वाल्मिकी एकदम उठून उभे राहिले काही न बोलता हात जोडून अतिनम्र होऊन ते आत राहिले पाद्य अर्घ्य आसन आणि वंदन यांनी त्या देवाची त्यांनी पूजा केली नुसार प्रणाम करून कुशल विचारले सत्कार झाल्यानंतर भगवान ब्रह्मदेव आसनावर बसले आणि वाल्मिकी ऋषींना त्यांनी आसनावर बसायला सांगितले ब्रह्मदेवांच्या आज्ञेने तेही आसनावर बसले लोकपितामहांच्या पुढ्यात ते अशा आसनावर बसल्या असता बस घडलेल्या घटनेच्या चिंतनातच ते घडून गेले त्यांच्या मनात आले वैरबुद्धीने प्रेरित होऊन त्या पाप्याने सुंदर शब्द काढणाऱ्या क्रमचा अशा रीतीने वध करावा हे मोठेच पातक केले पुन्हा पुन्हा त्यांच्या मनात एकसारखे हेच येत राहून ते शोकाने व्याकुळ होत होते तेव्हा ब्रह्म त्या मुनिश्रेष्ठांना म्हणाले हा तू श्लोकच बांधलायस तुला प्रश्न पडण्याचे काही कारण नाही हे ब्राह्मण माझ्या इच्छेमुळेच ही वाणी तुझ्या मुखात प्रगट झाली हे ऋषीश्रेष्ठा धीमान धर्मात्मा भगवान जो राम त्याचे संपूर्ण चरित्र तू रूच नारदाकडून जसे तू ऐकलेस उघड बोललेले आणि बोलण्यात दडलेले त्या धीमान राजाचे जे सर्व वृत्त तू ऐकलेस ते तू सांग लक्ष्मणासह रामाने काय केले राक्षसाने काय केले वैदेहीने काय केले ते प्रगट असलेले आणि प्रगट न झालेले तू सर्व सांग जे तुला सांगितले गेलेले नाही तेही तुला ज्ञात होईल या काव्यात तुझी जी वाणी उमटेल ती कधीही खोटी ठरणार नाही रामाची पवित्र मनोरम कथा कथा तू श्लोकबद्ध कर जोवर पर्वतानी नद्या या पृथ्वी तलावर राहतील तोवर तुझी ती रामायण कथा लोकामध्ये प्रचलित राहील जोवर रामाची तू रचलेली कथा प्रचलित राहील तोवर मी निर्माण केलेल्या खालच्या आणि वरच्या दोन्ही लोके तुझा वास होईल असे भरून भगवान ब्रह्मा तेथल्या तेथे अंतर्धान पावले आणि शिष्यासह भगवान मुनी आश्चर्यात मग्न झाले त्यांचे सर्व शिष्य मग श्लोक पुन्हा पुन्हा गाऊ लागले आणि आपल्या गुरुविषयी कौतुक वाटून आणि अतिशय विस्मित होऊन ते बोलू लागले की महर्षींच्याकडून बरोबर वृत्तानुसार अक्षरे पडून चार चरणांनी युक्त असे प असे अतिदुःखाचे उद्गार श्लोकच बनले की सतत चिंतन करीत असलेल्या त्या महर्षींच्या मनात आले की अशाच रीतीने सर्व रामायण काव्य आपण करावे उदारपणास पाहणाऱ्या कीर्तिमान वाल्मिकीने मनोरम अर्थपदाने व समा अक्षराने युक्त अशा अगणित श्लोकाने कीर्तिमान अशा उदारचरित्र रामाचे यशस्वी काव्य रचले समास संधी योग यांनी बनलेले सम अक्षरे मधुर रस याने उत्पन्न केलेल्या अर्थयुक्त वाक्याने बद्ध असे मुनिचरित्र रघुवरचरित आणि दहा तोंडाच्या रावणाचा आता आपण ऐका वाल्मिकी रामायणाच्या बालखंडाचा दुसरा सर्ग समाप्त